वाल्मिकी राम सुंदर कांड सर्ग चोवीसावा मग त्या विद्रुक तोंडाच्या राक्षसी कठोर भाषणाला अपरिचित असलेल्या सीतेला कठोर आणि अप्रिय शब्दाने बोलू लागल्या सर्व प्राण्याला मनोरम वाटणाऱ्या बहुमूलाचे पलंग असणाऱ्या रा, अंतःपुरात राहणाऱ्या तू अनुमती का देत हे मनुष्य स्त्री आहे बायको होणे तुला मानाचे वाटते रामापासून आपले मन काढून घे ते तर आता कधीच घडणार नाही त्रैलोक्याच्या धनाचा उपभोग घेणाऱ्या राक्षसेश्वर रावणाला पती मानून त्याच्याकडे जाऊन यथेची विहार कर तू मनुष्य असल्यामुळे सुंदरी तू मनुष्य रामाची इच्छा बळगतेस पण अनिंदिते तो राज्यापासून भ्रष्ट झालेला कार्यात अपेशी ठरलेला आणि भागुबाई आहे राक्षसीते बोलणे ऐकून कमलनेत्रांची सीता अश्रूभरल्या डोळ्यांनी म्हणाली तुम्ही सगळ्याजणी मिळून जे हे लोकनिंदित बोलत आहात ते घाणणारे शब्द माझ्या मनात राहतच नाही मनुष्यस्त्री राक्षसाची भारे कशी होऊ शकेल तुम्ही खुशाल मला खाऊन टाका तुमच्या सांगण्याप्रमाणे मी करणार नाही दिन झालेला असो राज्यहीन झालेला असो जो माझा पती आहे तोच मला श्रेष्ठ आहे सूर्याची प्रभाव जशी त्याला चिकटून असते तशी मी त्याला नित्य चिकटून आहे जशी महाभागा शची इंद्राच्या अरुंधती वसिष्ठांच्या रोहिणी चंद्राच्या लोपामुद्रा अगच्छ्यांच्या सुकन्या चवनांच्या सावित्री सत्यवानाच्या आणि श्रीमती कपिलांच्या सेवेत मग्न असते जशी मदयंती सवदासच्या केशिनी सगराच्या भीमसुता दमयंती निषधपती नलाच्या पातिवृत धर्माला अनुसरते तशी मी इश्वाकू श्रेष्ठ रामाच्या पातिवृत्य धर्माला वाहिलेली आहे सीतेचे बोलणे ऐकून राक्षसी क्रोधाने आंधळ्या झाल्या रावणाच्या प्रोत्साहनामुळे त्या कठोर वाक्याने तिला टाकून बोलू लागल्या कपि हनुमान शिंशपा वृक्षावर मुकाट्याने दडून बसून सीतेला छळणाऱ्या राक्षसींचे बोलणे ऐकत होता ती थरथर कापत होती आणि तिच्याजवळ जाऊन रागा रागाने ते आपले चमकते लांबट ओट्स जिभेने चटाचट -टा चाटू -टा लागले आपल्या फरशा चटकन हाती घेऊन हो, अत्यंत संतापून त्या म्हणाल्या राक्षसाधी प्रावणाची बायको होण्याची हिची योग्यताच नाही त्या भयंकर शरीराच्या राक्षसीकडून शिव्याशाप चालू असतात ती सुंदरी आपले अश्रुपुसन त्या शिंशपा वृक्षापाशी गेली राक्षसींच्या वेढ्यात विशाल नेत्रांची सीता शिंशपाव वृक्षापाशी जाऊन तेथे शोकमग्न होऊन उभी राहिले त्या कृश झालेल्या एवढेसे तोंड केलेल्या मलिनू वस्त्र नेसलेल्या सीतेवर त्या भयंकर राक्षसी तहू तो बाजूनी तोंड सुख घेऊ लागले त्यात विनदा नावाची धिप्पाड दिसणार रासी जिथे पोट खाली लोंबत लोकांचा ते सीते पुरे झाले कुठेही कुठेही आती केले की कल्याणी ते विपत्तीला कारणीभूत होते तुझे भले हो मनुष्याचा विधी तू आतापर्यंत पाळलास मी संतुष्ट झाले पण मी मीसुद्धा तुला काही पथ्याचे सांगते ते तू आई सर्व राक्षसांचा भरता रावण त्याला पती म्हणून वर देवराच्या इंद्राप्रमाणे तो पराक्रमी तुझ्याकडे चालून आला तो सौजन्यशील त्यागशील सर्वांशी गोड भुलणार आहे भिकार मनुष्य रामाला टाकून रावणाचा आश्रय कर वैदेही दिव्य अंगराग लावून लावून दिव्य भूषणाने सजून आजपासून तू सर्व लोकांची सत्ताधी शो अग्निशी अग्नीची दशी स्वाहा किंवा सुंदरी इंद्राची दशी शची अशी तू त्या भिकार मृतवत झालेल्या रामाला काय घेऊन बसली आहेस माझ्या या सांगण्याप्रमाणे जर तू न करशील तर याच क्षणे आम्ही सगळ्याजणी तुला खाऊन टाकू दुसरी एक विकटानामाची लोमतेस्ताना असणारी रागाने मूठ उगारून भीती दाखवीत सीतेला म्हणाली अत्यंत मूर्ख स्त्रीय आता आतापर्यंत तुझे वेडेवाकडे बोलणे सहानुभूतेने म्हणा मऊपणाने म्हणा पुष्कर सहन केले पण मैथिले जर तू तु काळाने तुझ्या पुढे आणलेले हिताचे असे आमचे सांगणे ऐकले नाही तर इतरांना येणे कठीण असलेल्या समुद्राच्या या तीरावर तुला आणलेलीच आहे आता रावणाच्या घोर अंतपुरात मैथिली तुझा प्रवेश होईल त्या रावणाच्या घरात तुला कोंडून ठेवले जाईल आणि तू आमच्या पहा तुझ्यावर पहारा राहील मग साक्षात इंद्रालासुद्धा तुझे रक्षण करणे शक्य होणार नाही म्हणून तुझ्या हिताचे मी सांगते मैथिली माझे आईक अश्रू ढाळणे आता पुरे झाले निरर्थक शोक टाकून दे प्रेम आणि मोठा आनंद मनात आण मनात आण आणि सदा दिनवाने पण सोडून दे सीते राक्षस राजासह मन मानेल तशी क्रीडा कर कारण हे भित्रे स्त्रियांचे दारुण्य टिकणारे नाही हे आपण जाणतो जोवर ते उलटलेले नाही तोवर सुख प्राप्त करून रम्य उद्याने पर्वत आणि उपवने यात राक्षस राजाबरोबर हे लालनेत्रांच्या सुंदरी तू फीर देवी हजारो स्त्रिया तुझ्या ताब्यात राहतील सर्व राक्षसांचा राजा रावण त्याला पती मानून त्याची भक्ती कर मी सांगते तसे जर तू न केलेस तर मैथिले तुझे हृदय उपटून मी खाऊन टाकेन त्यानंतर चंडोदरी नावाचे क्रूर दिसणारे राक्षसी मोठा शूल फिरवित म्हणाले त्या हरिण पाठशासारख्या डोळ्या असणाऱ्या आणि भीतीने स्तनज थरथर करणाऱ्या स्त्रीला रावणाने ओढून आणलेले पाहून मला मोठे डोहाळे लागले हिचे यकृत प्रिया मोठे काळीस स्नायूसह बांधलेले हृदय हिचे अवयव आणि डोके आपण खावे असे माझ्या मनात येते त्यावर प्रचस प्रघसा नावाची राक्षसी बोलली मग आता हिला कापून तिचे सारखे भाग करा ते आपण सगळ्याजणी वाटून घेऊ मला चर्चा आवडत नाही लवकर मध्य ना। फुले ही पुष्कळशी नाना प्रकारचे आणा ना। तेव्हा शिरपणखा नावाचे राक्षसी म्हणाली अजामुख्या जे बोलले ते मला पटले सर्व शोकाचा नाश करणारी सुरा लवकर घेऊन या माणसाचे माउस मिळाल्यावर निकुंभीला जाऊन आपण नाच करूया अशा रीतीने देवकन्येसारख्या सीतेला त्या विद्रुप राक्षसी घालून पाडून बोलू लागल्या त्यामुळे सीतेचे धैर्य गळून जाऊन ती रडू लागली सुंदरकांडाचा चोवीसावा सर्ग समाप्त